पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रस्तावना वराडचे लोकप्रिय पुढारी समाजभूषण नानासाहेब उर्फ नारायणराव गणपतराव अमृतकर बीएएलएलबी मोर्शी यांनी लिहिलेली प्रस्तावना खाली दिली आहे पुस्तक प्रातस्मरणीय आद्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्रकार माझे मित्र श्रीयुत पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी या चरित्रास मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती केली त्या विनंतीस मान देणे माझे प्रथम कर्तव्य आहे महाराष्ट्रामध्ये इंग्रजी आल्यानंतर जे जे मोठमोठे पुरुष प्रसिद्धीला आले त्यात महात्मा फुले हे सर्वश्रेष्ठ होत महात्मा फुले यांच्या इतरांप्रमाणे औडंबर माजविले गेले नाही त्यांची स्मारके उभारली नाहीत त्यांचे चरित्रग्रंथ प्रसिद्ध झाले नाहीत इतकेच नव्हे तर आठवणी आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत याचे कारण कित्येक शतकांपासून जनतेला जरू जळूप्रमाणे चिकटलेली मायावी भिक्षुकशाही निष्ठूरपणाने तोडून काढण्याचा महात्मा फुले प्रयत्न केला जनतेला अज्ञानगर्तेतून वर येण्याकरता हात दिला भिक्षुकशाहीच्या दृष्टीने असले भयंकर गुन्हे त्यांनी केले त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना जिवंतपणी तिने छळलेच पण नंतर सुद्धा त्यांची आठवणही राहू नये अशीही काळजी भिक्षुकशाहीने घेतली ज्यांच्याकरिता ज्योतिरावांनी जन्मभर झगडा केला ते बिचारे अज्ञान त्यांना स्वतःच्या जन्माची तारीख किंवा नेमके वय सुद्धा सांगता येण्याची पंचाईत ते दुसऱ्यांच्या चरित्र कोटवर सावरीत बसनर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला एवढी सुसाधारण माहिती उपलब्ध होती पण त्या महात्म्याचे कार्यच असे आहे की दिवसेंदिवस त्याचा दिवसें प्रसार व्हावा त्यांची उच्चतम तत्वे जनतेच्या हृदयावर ठसून त्याच जनते त्यांच्या जे जे कारणे दाही दिशा बाहरून टाकल्या जाव्या त्यांच्या भक्तांची संख्या लाखांनी होत जावी अधोगत हिंदूंचा पुनरुद्धार करणारा अलौकिक धर्मसुधारक ही कीर्तीज्यांना प्राप्त व्हावी त्या महात्मा फुलेविषयी जास्तीत जास्त माहिती मिळेल काय अशी जनतेला उत्कंठा लागणे साहजिक आहे जसजसा महात्मा फुले यांच्या तत्वांचा महासागर सर्वव्यापित होत चालला तसतसे त्यांचे शत्रू त्यांच्याविषयी गैरसमज पसरवू लागले आणि त्यांच्या तत्वांचे शिरेदार जिथे जिथे त्यांची माहिती मिळेल तिथे गोळा करू लागले राजर्षी शाहू महाराजांनी ज्योतिरावांच्या तत्वांचा पुरस्कार केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाचा हा हा मनता प्रसार होऊन तो ब्राह्मणांची खुद्द पाळेमुळे खणून काढण्या इतका खंबीर बनू लागला सत्यशोधक मताची नवीन नवीन पत्रे निघू लागली दडाडी से वक्ते चोहोकडे उपदेश करीत फिरू लागले आणि ज्या सत्यशोधक तत्वांची सुशिक्षितांनी टवाळी करावी तेच त्या तत्वांच्या प्रखर सततेने दिपून जाऊ लागले गुरुवार विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या विदमनिंगकडून ज्योतिबाणविषयी प्रशंसोद्गार निघू लागले आणि ब्राह्मणेतरात मनवंतर घडवून आणणारी स्फूर्तीदायी विभूती अशी मोठमोठ्या परभाषेतील पत्रणादेखील कबुली द्यावी लागली तरी ज्योतिरावांचे खरे कार्य व चरित्र जसे यावे तसे जनतेपुढे आले नव्हते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ना भास्करराव जाधवराव हो माजी शिक्षणमंत्री मी ज्योतिराव फुल्यांचा शिष्य आहे असे आपल्या उच्च पदावरून गरजून सांगत होते एकोणीसशे साली महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी म्हणजे पुण्यात श्री केशवराव जयदे यांचे पुणे म्युन्सिपाल्टीने फुल्यांचा पुतळा बसवावा हा ठराव येईपर्यंत सारे प्रयत्न धीम्या पावलाचे होते पुढ्याचा ठराव जाताच त्या त्याकरता श्री दिनकरराव जवळकर यांचे देशाचे दुश्मन हे पुस्तक प्रसिद्ध झाले त्यावेळीपासून महात्मा फुले यांचे नाव महाराष्ट्रातच काय पण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात लागले भिक्षुक मोठी उचल खाऊन ज्योतिरावांची अश्विल शब्दात नाराजी सुरु केली ज्योतिराव कोण काय होते त्यांनी काय काय केले असे कुत्सित प्रश्न ब्राह्मणीपत्रेविचारू लागली अशावेळी ज्योतिबांचे समर्पक असे चरित्र पाहिजेच होते हे आवश्यक कार्य श्री पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी पुरे केलेले पाहून त्यांचे खरोखरच प्रथम अभिनंदन केले पाहिजे मराठी वाचकांना आज दोन वर्षापासून ज्या चरित्राची सारखी उत्कंठा लागून राहिली होती तेच चरित्र प्रसिद्ध करण्याचे श्री पाटील यांनी मनावर घेतले व तडीस हे त्यांचे ब्राह्मणी जनतेवर महद्पकार आहेत अनादिकाळापासून आसुरी उर्फ सैतानी प्रवृत्ती आणि दैवी उर्फ ईश्वरी प्रवृत्ती यांचा झगडा सुरु आहे असुर आणि देव यांचे युद्ध वसिष्ठ व विश्वमित्र यांचा झगडा रावणराम यांचे युद्ध परशुराम व राम यांची युद्धे वामन आणि बळी यांचा रणसंग्राम किंबहुना परमेश्वराचे अवतार याच वादाचे द्योतक होत आधुनिक काळातील ब्राह्मण ब्राह्मणेतर अनुक्रमेवरील आसुरी आणि दैवी वृत्तींच्या झगड्याचे परिणत स्वरूप आहे ब्राह्मण्य उर्फ आसुरी प्रवृत्ती ही आज दैवी उर्फ ब्राह्मणेतर प्रवृत्तीला सर्व उन्नतीच्या मार्गात विरोध करीत आली आहे जगात जोड्याजोड्या म्हणून चांगल्या गोष्टी आहेत त्यांना त्यांना विरोध करावायचा हा आसुरी उर्फ भिक्षुकी प्रवृत्तीचा गोंधर्म आहे ब्राह्मण ब्राह्मणेतर हा जातीजातीचा तंडा नाही हा दोन तत्वांचा वाद आहे ब्राह्मण जातीच्या विरुद्ध हा झगडा नाही दैवी प्रवृत्तीचा गोंधर्म देण्याच्या परोपकाराचा आहे आणि आसुरी उर्फ ब्राह्मणी प्रवृत्तीचा गोंधर्म अपहार हा धर्म आहे भारत वर्षाच्या पवित्र उद्यानामध्य ब्राह्मणाच सैतानी बाणगुळ याने सर्व ब्राह्मणेतर समाज वृक्षाच्या सुंदर पुष्पलताचे रक्त शोषण कल्यामुळे हिंदू धर्माला स्मशानाचे स्वरूप प्राप्त झाले आहा त्या बाणगुळाला मुळासकट उघडून महात्मा ज्योतिबा मायाने राष्ट्रीय बागीला नवजीवन पाणी घालून वाढीस लावली आहा बाणगुळ ब्राह्मण्य उर्फजन म्हणजे श्रेष्ठत्व नष्ट करण्याकरता हजारो वर्षापासून हिंदुस्थानात प्रयत्न झाल परमराच म बुद्ध आदी सर्व अवतार दयानंद सरस्वती ज्ञानेश्वर तुकारामादी संतांचे अवतार त्याच कार्याकर्ता असून त्यास दैवी मालिकेतील महात्मा ज्योतिरा फुले हे एक होते परमेश्वर एक आहे परमेश्वराची आपण सर्व लेकरे समान दर्जाची आहोत आपणामध्ये जन्मजात उच्च निचत्व नाही परमेश्वराचे भक्त यांच्यामध्ये दलाल नको सत्य हाच परमधर्म आहे दनाशिवाय गती नाही ना आणि भिक्षुकशाहीच्या धार्मिक गुलामगिरीतून हिंदू समाजमुक्त झाल्यापासून हिंदुस्तान समाज हिंदु स्वतंत्र होणे शक्य नाही इत्यादी उदात तत्वांची शिकवण महात्मा ज्योतिरावांनी जनतेला दिली आहे आणि या तत्वांची शिकवण देताना, त्यांनी सर्व प्रकारच्या दिव्यातून पार पडावे लागले ला ला आहे आजपर्यंत भिक्षुकशाहीने ब्राह्मण अगर ब्राह्मणेतर कोणताही संत असो त्याला छळले आहे त्याला ज्योतिराव तरी कसे व पॉ आजपर्यंत अनेक साधू संतांनी हिंदुस्थानाला झालेल्या या भिक्षुकी रोगावर औषधोपचार केले परंतु सर्व रोगांचे जे मूळ भिक्षुकशाही ब्राह्मण्य ऊर्फ जन्मजा श्रेष्ठत्व तिचे सुचटन करण्याचा भगीरथ प्रयत्न महात्मा फुले यांनी केला यातही विशेष म्हणजे श्री टागोर सर पीसी राय रॉय वगैरे सर्व संपन्न पुरुषांना सुद्धा अनुकूल परिस्थितीतही जी तत्वे उच्चाराने बिकट जाते तीस तत्वे किंबवना त्याहून स्पष्ट आणि जास्त प्रागतिक तत्वे महात्मा फुले यांनी सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने कशीपुढे मांडली याचे वर्णन लेखकाने उत्तम तऱ्हेन केले आहे अस्पृश्यता निवारण जातीभेद विध्वंसन आर्फ उर्फ अनाथ बारहत्या प्रतिबंधन श्री शिक्षण विधवा पुनर्विवाह सत्यशोधक समाज सक्तीचे शिक्षण राजकीय स्वतंत्र, उर्फ सुराज्य वगैरे आजकाल देशात दुमदुमणाऱ्या सर्व सुधारणांचे पुरस्कार करताना जे हाल सहन केले त्याचा जर विचार केला तर जर जसा काळ लोटत जाईल तस तसे ज्योतिबा हेच नव्या मनूतल्या भारताचे स्वातंत्र्याचे जनक होत हे त्यांच्या शत्रूंनाही कबूल करावे लागेल आज सुद्धा ज्या चिपळूणकरांचे सांप्रदायी शिष्य श्री न चि हे टिळक चरित्रात ज्योतिबांचे महत्त्व कबूल करण्यापुरते तयार झाले आहेत आणखी काही काळ लोटला म्हणजे यच्च यावत सर्व ब्राह्मण ब्राह्मणी तर ज्योतिबांना परमश्वराप्रमाणे डोक्यावर घ्ऊन ना असतील यात शंकाच नाही ज्योतिबांच्या वर्गात, श्रीमंत सयाजीराव छत्रपती शाहू असे राजा सामील झाल हा सत्याचा किवडा जय महात्मा ज्योतिरावांच्या सत्यशोधक तत्वांचा महाराष्ट्र मद्रास वराड मध्यप्रांत बंगाल बिहार ओरिसा इत्यादी भारताच्या सर्व प्रांतात प्रत्यक्षाप्रत्यक्ष दारींनी प्रसार होत आह ज्योतिराव गरीब स्थितीतून स्वतः शिकलेले स्वयंप्रकाशी दीनमनी होती हिंदुस्तानची सर्वांगीण उन्नती जर कशाने होणार असेल तर ती त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या तत्वप्रसारानेच होणार आहे यात मात्र संध्या नाही आणि म्हणूनच महात्मा ज्योतिरावांच्या या, या चरित्रांचे सर्व भारतवासियांनी एकाग्र चित्ताने जरूर मनन करावे अशी आमची सविनय विनंती आहे आपला नम्र समाजसेवक नारायण गणपतराव अमृतकर बीएएलएलबी मोर्शी तारी एक सात सत्तावीस